प्रकरण सहा अभिनायिका स्वित्झर्लंडला घरी परत गेल्यानंतर ऑड्रीला कोर्ट फ्रेंक्स या दिग्दर्शकाचे पत्र आले माय फेअर लेडी या चित्रपटातील एलिझा डू लिटल या नायिकेच्या भूमिकेसंबंधीचा करार त्याने निश्चित केला होता ऑड्रीला अतिशय आनंद झाला एकोणीसशे छप्पन्नमध्ये याच कथेवरील ब्रॉडवे शो तिने पाहिला होता त्यात जुली अँड्र्युस या अभिनेत्रीने काम केले होते तेव्हापासून ती भूमिका कधीतरी आपल्यालाही करण्याची संधी मिळावी असे ऑड्रीला वाटत होते कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टम ही कंपनी तो ब्रॉडवे शो करीत असे आता वॉर्नर ब्रदर्स या कंपनीने चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते यातील कथेला एक परंपरा होती बर्नॉल्ड शॉ चे पिगमॅलियन हे नाटक एकोणीशे चौदामध्ये खूप गाजले होते त्यानंतर सतत 15 वर्षे एलिझाची व्यक्तिरेखा रसिकांना आकर्षित करीत राहिली आणि आता प्रथमच त्यावर चित्रपट निघत होता जॉर्ज कुकर हा मायफेअर लेडीचा दिगदर्शक होता त्याने त्या काळातील कॅथरीन हेपबर्न ग्रेटा गार्बो अशा प्रसिद्ध अभिनेत्रींचे चित्रपट दिग्दर्शित केले होते त्याने ऑड्रीचा जी हा ब्रॉडवे शो पाहिला होता तेव्हापासूनच त्याची ऑड्रीबरोबर काम करण्याची इच्छा होती ऑड्रीला त्याच्या चित्रीकरणासाठी सात महिने लॉस एंजेलिस या शहरात राहावे लागले ऑड्रीचा पती मेल फेरर तिच्याबरोबर होता त्याने तेथे एक मोठा व्हिला अतिशय सुंदर निसर्गरम्य अशा परिसरात भाड्याने घेतला तेथून पॅसिफिक महासागराचा विस्तीर्ण देखावा दिसत असे घरात अनेक चाकर ठेवले ऑड्री व मेलचा मुलगा शॉन व त्याची इटालियन ज्ञानी त्यांच्याबरोबरच होते एलिझाच्या भूमिकेसाठी ऑड्रीला खूपच तयारी करावी लागणार होती त्यासाठी सहा आठवडे अनेक ट्रेनर्स व शिक्षक यांच्याबरोबर तिला घालवावे लागले संगीताचेही ट्रेनिंग घ्यावे लागले नृत्याचे धडे फ्रेड ॲस्टेअर यांच्याकडून पुन्हा घ्यावे लागले एलिझा डू लिटलचे ग्रामीण उच्चार तिला युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया यातील फोनेटिक्सचे प्राध्यापक पीटर लेडफोर्ड शिकवित होते सेसिल बेटन हा कॉस्ट्युम डिझायनर होता त्याचे डिझाईन ऑड्रीला आवडत होते पण तरीही त्याची रेखाचित्रे ती युबर्ट या तिच्या आवडत्या डिझायनरकडे पाठवून त्याचे मत घेत होती युबर्ट तिला शुभेच्छा तर देतच होता पण तिला मदत करण्यासाठी तो कॅलिफोर्नियातही गेला ऑड्रीला एलिझाची भूमिका अतिशय अवघड वाटत होती कारण तिच्या स्वतःच्या शानदार व्यक्तिरेखेपेक्षा अतिशय वेगळ्या असणाऱ्या खेडवळ गबाळ्या अशा मुलीच्या भूमिकेत शिरणे तिला अवघड जात होते त्यानंतरची एलिझा जेव्हा ट्रेनिंग घेऊन पूर्ण बदलते व तिच्या दिमाखदार सफाई येते ती भूमिका करणे सोपे गेले चित्रीकरण चालू असताना पहाटे सहा वाजताच ऑड्रीला खेडवळ भूमिकेत शिरावे लागे अस्ताव्यस्त केस अस्वच्छ राहणी गबाळे कपडे असा अवतार धारण करावा लागे बेटनने जेव्हा तिला मस्कारा आय इत्यादी रंगभूषा न केलेल्या अवस्थेत बघितले तेव्हा त्याच्यातही तिचे खुलून दिसलेले सौंदर्य बघून तो चकीच झाला तिच्या उंच दिसणाऱ्या ग्रामीण पद्धतीच्या हॅटमध्ये ती अधिकच सुंदर दिसत होती त्यानंतर चित्रपटातील गावंडळ एलिझा ट्रेनिंगमुळे अमूलाग्र बदलते त्यासाठी लागणारे सुंदर कपडे व दागिने बेटनने इंग्लंडहून मागवले होते ते मात्र ऑड्रीला आवडत होते ती म्हणत असे की अशा सुंदर कपड्यात व दागिन्यात मला आत्मविश्वास वाटतो ज्यावेळी मायफेअर लेडीचे चित्रीकरण ऑगस्ट एकोणीसशे मध्ये चालू झाले त्यावेळी ऑड्री एका विशिष्ट संकटात सापडली सेसिल बेटन हा रंगभूषाकार होता व तो चित्रपटातील एकंदरच सौंदर्य व सफाईदारपणा कसा दिसेल याच्याकडे पूर्ण एकाग्रतेने लक्ष देत होता तो उत्तम फोटोग्राफर असल्यामुळे लाइफ या विख्यात मासिकासाठी फोटोही काढत असे या सर्व कारणांमुळे चित्रीकरणाच्या सेट व तो कायम ऑटरीच्या अवतीभवती असायचा एखाद्या ज्ञानीसारखे त्याचे तिच्या पोशाखाकडे केशभूषेकडे सतत लक्ष असे दिग्दर्शक जॉर्ज कुकर याला त्याचे मन लावून काम करणे जरी आवडत होते तरी सततच्या आग्रहीपणामुळे त्याला बेटनचा अडथळा वाटू लागला दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले त्यांच्या दोघांच्याही भांडणात ऑड्री अडचणीत येऊ लागली परंतु शेवटी कुकर हा दिग्दर्शक होता आणि तिच्या चित्रपटातील अभिनयाला साहजिकच जास्त महत्त्व होते कारण त्याच्यासाठी ती मिलियन डॉलर फी घेत होती त्यामुळे तिला अर्थातच कुकरच्या बाजूने रहावे लागले ऑड्रीला या गोंधळामुळे एकटेपणा अधिक आवडू लागला ऑड्रीचे ड्रेसिंग रूम किंवा मेकअप रूम म्हणजे एक मोठा बंगलास होता त्याच्या कुंपणावर डू नॉट डिस्टर्बचा बोर्डही लावला होता त्या बंगल्यात ठराविक लोकांनाच प्रवेश होता ऑड्रीचा नवरा मेल फेरर छोटा शॉन त्याची ज्ञानी व काही नोकर माणसे या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही सहज प्रवेश नव्हता या चित्रपटात रेक्स हॅरिसन हा खेडवळ नायिकेला शहरी व खानदानी बनवण्यासाठी ट्रेन करणारा प्रोफेसर होता तो नुकताच क्लिओपात्रा या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरण संपून आला होता त्या चित्रपटात तो एलिझाबेथ टेलर व रिचर्ड बर्टन यांच्याबरोबर काम करीत होता त्याने हीच प्रोफेसरची भूमिका एक हजार ब्रॉडवे शोजच्या प्रयोगांमध्ये केली होती हॅरिसनला है। ऑड्री बरोबर काम करण्यास आवडत होते त्याचे कारण तिचे ताजे टवटवीत हसतमुख चैतन्यपूर्ण असे व्यक्तिमत्व ऑड्री व रेक्स दोघेही जातिवंत कलाकार होते कुकर ऑड्रीला सांगत असे अतिशय मन मोकळेपणाने अभिनय कर तू जे करतेस ते कॅमेरा बारकाईने टिपतो आहे तुला जे आतून वाटते तसाच अभिनय कर माय फेअर लेडी या चित्रपटाचा बराचसा भाग संगीताचा होता हॅरिसनने स्वतःची गाणी स्वतःच गायली होती त्याला आधुनिक पद्धतीप्रमाणे डबिंग आवडत नव्हते अभिनय व गाणे हे दोन्ही एकत्र करणेच त्याला आवडे ऑडरी देखील गाण्याचा सराव करीत पण तिचे गाणे समाधानकारक न वाटल्यामुळे निर्माता जॅक वॉर्नरने तिला न सांगताच मॅर्नी निक्सन या गायिकेला पार्श्वसंगीत देण्यासाठी बोलवून घेतले ऑड्रीला जेव्हा हे समजले तेव्हा ऑड्री प्रचंड अपमानित झाली त्यामुळे तिची काही गाणी ती स्वतः गायलेली असली तरी बरीचशी गाणी ही मॅर्नी निक्सनने गायलेली आहे व ती अतिशय उत्तम झाली आहेत निक्सन उत्तम गायिका होती बावीस नोव्हेंबरला चित्रीकरण चालू असतानाच सेटवर बातमी समजली की प्रेसिडेंट केनेडीचा डायलसमध्ये खून झाला होता ऑड्रीला धक्का बसला वो आठवले की त्या उमद्या व्यक्तिमत्वाच्या जॉन एफ केनेडीसाठी सहा महिन्यांपूर्वीच हॅपी बर्थडेचे गाणे ती गायली होती सेटवरचे से सर्व वातावरण या बातमीने निर्जीव होऊन गेले सर्वांनी मौन पाळून दुःख व्यक्त केले या चित्रपटा वे अडरी लेट वर व कुटुंबा ही अस्वस्थ घटना तोड़ दयावे त्या कौटुंबिक कलहाचा तिचा परिणाम होन तिचे आठ पौंड वजन कमी जाए व ती आजारी पड़ी कुपर ने तिना सी ती घर राहन तिने पूर्ण विश्रांति घचार न करता जातीत जास्त घायफेर लेडी निर्मित सा जैक वॉर्नर सत्रह मिलियन डॉलर खर्च कर हॉलिवूडच्या अलिशान वातावरणातही हा खर्च रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरला यानंतर ऑड्रिक सुट्टी घेऊन स्वित्झर्लंडमधील तिच्या घरी विश्रांतीसाठी निघून गेले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माय फेअर लेडी या चित्रपटाला न भूतो न भविष्याती असे यश मिळाले एकोणीशे या वर्षातील सर्वोत्तम चित्रपट असे सर्व वर्तमानपत्रांनी जाहीर केले या चित्रपटाला ऑस्करची बारा नामांकने मिळाली हॅरिसनला सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर अवॉर्ड मिळाले परंतु अतिशय सुंदर अभिनय केलेल्या ऑड्रीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही ज्युली अँड्र्यूज या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळाला वर्तमानपत्रांनी छापले ज्युली जिंकली ऑड्री हारली ज्युली सुस्वभावी होती तिने बोलून दाखवले ऑड्रीला नॉमिनेशनही मिळू नये हे दुर्दैव आहे खरे सर्वोत्तम नायिकेचा पुरस्कार ऑड्रीलाच मिळणे योग्य होते मात्र ऑड्रीला तिच्या हस्ते सर्वोत्तम अभिनयाचे पारितोषिक देण्यासाठी हॉलिवूडने आमंत्रित केले ते निमंत्रण तिने अत्यंत केळकरपणे स्वीकारले ऑड्रीला पुरस्कार न मिळाल्याने हॅरिसन सह सर्वांनाच दुःख झाले होते बिवर्ली हिल्स येथील हिल्टन हॉटेलमध्ये त्यावेळी निर्मात्याने मोठी पार्टी आयोजित केली होती जगभर हा चित्रपट अतिशय गाजला कुठल्याही देशात कोणालाही विचारले तरी सामान्यातल्या सामान्य माणसानेही हा चित्रपट बघितलेला असायचा असे आढळून येते की माय फेअर लेडी हा चित्रपट अजूनही चिर तरुण आहे ऑड्रीने जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झालेला बघितला तेव्हा त्याची एक वेगळीच हवा सगळ्या जगात पसरलेली दिसली ती तेव्हा स्वित्झर्लंडमधील बुरगनस्टोक या गावातील तिच्या घरात होती त्यावेळी कूर्ट फ्रिंक्स का अत्यानंदा तिना फोन आला कि मैफेर लेडी प्रमुख नायिके की भूमिका यूमिके की ती केक महीने नहीं तो कितेक वर्षे वहत होती ती खूब उत्साहित वी बारी ताबड़ोब जवरसाला संगाई होती मेल क्या तिक न होता वरचा मजलरी वर आई बाथरूम मध्य शॉवर घिने बाथरूम से दार जोरजोरत व आनंदा ओरडली मला मिळाली हवी ती भूमिका आईने दसकुन दार उघडले आणि ती म्हणाली की कि अगं किती चोरात ओरडलीस मला वाटले की आगस लागली फ्रान्सला गेला होता त्यालाही तिने फोन लावला त्याला फोनवर यायला वेळ लागला होता त्याच्याशी बोलताना ऑड्रीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तेथे तोच चित्रपट इतक्या अपेक्षे पलीकडे लोकप्रिय झाला होता कि बढ़ू अपन स्वप्न नहीं ना तिंता कारण होते मै फेयर लेडी मूल ज्या कथित होते त्या जॉर्ज बर्नॉल शॉ या प्रसिद्ध नाटककारा पिग्मैलि नाटक, नाटक वर्षानुवर्ष गाजले होते पिग्लैलि इतिहास अत्यंत रसपूर्ण व मनोरंजक है पिग्मलि ग्रीक मैथॉलॉजी मधी एक व्यक्तिरेखा भूमध्य समुद्रात तुर्कस्तानच्या दक्षिणेला सायप्रस नावाचे मोठे बेट आहे तेथील पार्श्वभूमीवर आधारित ही ग्रीक पुराण कथा प्रसिद्ध शिल्पकार पिग्मॅलियन हा अनेक स्त्रियांच्या सहवासात येतो नंतर तो स्त्री सुखाला इतका कंटाळतो की तो, तो संपूर्ण स्त्री जातीचा जाती तिरस्कार जाती करू लागतो पण कालांतराने तो जातिवंत कुशल कलाकार स्त्रीचे एक सुंदर संगमरवरी शिल्प बनवतो ते शिल्प इतके रेखी अप्रतिम असते की ती त्याला न भेटलेली त्याच्या मनातील स्वप्नातील परिपूर्ण सुंदर स्त्री असते स्वतःचीच निर्मिती त्याला वेड लावते तो त्या स्त्रीच्या पुतळ्याच्याच प्रेमात पडतो तिला सुंदर कपडे व दागिने घालून नटवतो पण तो तर एक निर्जीव पुतळा तेव्हा तो प्रीतीची ग्रीक देवता ॲफ्रोडाईट हिची आराधना करतो प्रार्थना करतो जणू तपश्चर्या करतो एफ्रोडाइट प्रसन्न होते व सुंदर निर्जीव पुतळा सजीव करते त्यात प्राण ओततेशिया हे नाव देतो व गॅलेशिया सुखाने संसार करतात त्यांना पाफोस नावाचा मुलगा होता हे आगळे वेगळे प्रेम सफल संपूर्ण होते या ग्रीक पुराण कथेवर आधारित असे खरेखुरे संगमरवरी शिल्प अठराव्या शतकात फ्रेंच शिल्पकार एरियन मॅरिस याने बनवले ते सुंदर शिल्प अजूनही बकता येते अठराशे एक्काहत्तर मध्ये गिलबर्ट याने या पुराण कथेला प्रथम नाटकाचे स्वरूप दिले व त्याचे प्रयोग केले जॉर्ज बर्नॉर्ड शॉने या कथेचे बीच घेऊन पिगमॅलियन या सुंदर नाटकाची निर्मिती केली एकोणीसशे तेरामध्ये त्याचा पहिला प्रयोग सादर केला शॉच्या नाटकात फोनेटिक्सचा एक प्रोफेसर हेनरी हिगिन्स पैज लावतो की एका खेडवळ अशिक्षित फूल विक्रेतीचे रूपांतर तो राजघराण्यातील खानदानी युवतीत करून दाखवेल त्याचे ठाम मत असते की माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या सफाईदार बोलण्यास सामावलेले असते त्यावेळच्या ब्रिटिश क्लास सिस्टीमची वर्गभेद व शिष्टाचाराच्या कृत्रिम कल्पनांची बर्नार्ड शॉने या नाटकाद्वारे भरपूर खिल्ली उडवलेली आहे त्री ही भाष्य के शॉ या प्रयोग वर्षानुवर्ष होते रूपांतर ही शोड्री ने तो व तिसे स्वप्न होते कियिके की भूमिका करावी महाराष्ट्र प्रसिद्ध लेखक पु लेश बर्नॉड शॉ ऐसी पिग्मलिंग नाटका वुब्धाबीजा आधारित फुलराणी हे नाटक लिहिले व त्याचे दिग्दर्शनही केले भक्ती बर्वे सतीश या यासारखे दिग्गज कलाकार त्यात काम करीत होते फुलं देशपांडे स्वतः आपल्या या प्रयोगाविषयी लिहितात अनेक वर्षांपूर्वी मी शॉचे पिगमॅलियन हे नाटक वाचले वाचता वाजता त्यातील पात्रे मला आपली मराठी वाटायला लागली स्वभाषेचा आग्रह दुराग्रह भाषेच्या उच्चार पद्धतीवरून ठरणाऱ्या उच्च निच कल्पना जगभरातील मनुष्य समाजात रूढ आहेत शब्दांचे उच्चार प्रांतीय ग्रामीण नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे हा माझा आवडीचा छंद आहे अर्थात तो मराठी मर्यादित आहे या माझ्या छंदाला वाव देणारे पिग्मॅलियन वाचत असताना त्यातील पात्रांच्या संवादांची मराठी रूपडी मला दिसू लागली गुणी कलावंतांना बरोबर घेऊन या नाटकाचे दिग्दर्शन करणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव होता या नाटकाच्या स्वभावाला धरून त्यातील शब्दाशब्दाला वाक्या वाक्याला खेळवत असताना या प्रयोगात रंग भरत गेला पुराण कथा नाटक चित्रपटांसाठी वर्षानुवर्षे विषय पुरवीत राहतात भारतात आजवर रामायण महाभारतातील पुराण कथांवर आधारित अनेक भाषांमधून ऑड्री हेबनला तर ग्रीक पुराण कथेतील या कथाबीजाने वेळ लावले होते व अनेक स्तरांवर संघर्ष करीत मनस्वीपणे एलिजाडू लिटलची भूमिका सार्थ करीत अपार कष्टांसह तिने माय फेअर लेडी या चित्रपटाला उत्तुंग यश मिळवून दिले